पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या नावून ओले केस पुस्तक आरच्यासमोर उभी राहिली आपल्या चेहऱ्याकडे पाहत मनाशीच तिला हसू आलं ऑफिसच्या कामावर बॉस खुश होते आणि ती आपल्या कामावर तिला ऑफिसला जाण्याची ओढ लागायची नवीन जबाबदाऱ्या घेताना तिला काम करताना भारी वाटायचं दारावरची बेल वाजली आणि ती भाणावर आली इस्त्रीवाला कपडे देऊन गेला तिने तिचे आणि श्रीधरचे कपडे नीट रचून ठेवले तो कंपनीच्या कामानिमित्त तीन चार दिवस बँगलोरला गेला होता म्हणूनच तर काव्याला असा निवांतपणा मिळाला होता वेळ मिळाला म्हणजे ती जाणीवपूर्वक आपल्या सौंदर्याकडे लक्ष देई ब्युटी पार्लर मध्ये जाऊन एक दिवस घालून स्वतःचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करी आणि स्त्रीधर आला म्हणजे तिला पाहताच तोही सुखावून जाई काव्याने आकाशी रंगाचा ड्रेस अंगावर चढवला त्यावर साजेसे कानातले घातले मेकअप करून ओढणी टाकत डबा पटकन पर्स मध्ये टाकत ती घराचा चाव्या घेऊन बाहेर पडली निवांत बना म्हणून तिला वेळच झाला आणि झप झप ती बस स्टॉपवर येऊन थांबली बस थांब्यावर येताच नुकतीच एक बस निघून गेली होती आता 15 मिनिटं पुढची बसची वाट पाहावी लागणार होती आजूबाजूची आवाज गोंधळ याकडे ती पाहू लागली तोच तिचा फोन खणाला श्रीधरचाच असणार म्हणून तिने पटकन पर्स काढला श्रीधर तिला त्याने केलेले प्रेझेंटेशन व त्याच्या बॉसने केलेली स्तुती कावेला भरभरून सांगू लागला त्या आवाजात खरं म्हणजे काव्याला नीट ऐकू येत नव्हतं तरी ती त्याला ह ह म्हणत प्रत्युत्तर देत होती व बस कधी एकदाची येते असंही तिला झालं होतं बहुतेक आज बॉसचे बोलणे खावे लागणार की काय अशी शंका येऊ लागली तेवढ्याच तिच्या बसची पाठी दिसली आणि ऐकणं श्रीधर मी आता फोन ठेवते चल बाय म्हणत तिने फोन पर्समध्ये टाकला आणि बसमध्ये बसली आणि एकदाची वेळेत ऑफिसमध्ये पोहोचत हुश्य केले तेवढ्यात कॉफीचा आलेला कप पहा तिला एकदम बरे वाटले एक एक गोट घेत आजच्या कामाचा आलेख तिने नजरेसमोर आणला कालचा रिपोर्ट तिला बॉसला दाखवण्याची उत्सुकता होती कॉफी घेऊन फ्रेश मूड मोदे ती बॉसच्या कॅबिन मध्ये शिरली गुड मॉर्निंग केले बॉसने हसून बसण्याची खून केली रिपोर्ट पुढे करत ती केलेल्या एक एक गोष्टी सांगू लागली बॉसने नेहमीप्रमाणे तिच्या कामाचं कौतुक केलं तीही सुकावून गेली ही पावती तिच्या मनाला उभारी द्यायची आणि अजूनच तिचा हुरूफ वाढायचा काम कसं वेगळ्या प्रकारे आणि कमी वेळात करण्याचा तिचा कटाक्ष असायचा बाहेर तिच्या टेबलवर येऊन बसली तेवढ्यात मनीष येऊन हाय करत बसला मनीष हा तिचा क्लासमेट आगेमागे ती ऑफिसात कामाला सुरुवात केली दोघांची डिपार्टमेंट वेगळी पण अधूनमधून एकमेकांना खास भेटत काय रे कुठं होतास काव्याने प्रश्न केला दोन तीन दिवसात भेटला नाहीस ते नाही अगं जोरा दोन तीन मिटिंग असायच्या रोज आणि करावं लागणारं रिपोर्टिंग जाम वैतागून गेलो दोन तीन दिवसात बर मग आज काय रिलॅक्स ना कसलं रिलॅक्स गुन्हा पुढच्या कामाचा आहे स्टेंशन, काव्याला हे नेहमीच होतं मनीष त्याच्या कामाबाबतीत खुश नसला की काव्याबरोबर तो शेअर करायचा मग काव्या तिच्या शब्दा, त्याचा कान पिळत कधी चेष्टा मस्करी करत काम करण्यात तिला कशी मजा येते ते ती भरभरवून सांगायची व मनीष तिच्याकडे बघत राहायचा मग कधी ऑफिस सुटलं की एखाद्या कॉफी शॉपमध्ये तासभर गप्पांमध्ये रंगून जात आणि आपापल्या घरी निघून जात आज तिधरही नव्हता रात्री उशीरा येणार होता तेव्हा आज दोघांनी ऑफिस सुटल्यावर कॉफी शॉपमध्ये भेटायचे ठरले आणि मनीष निघून गेला काव्याने आपलं एक एक काम हातावेगळं करायला घेतलं बकता बकता सहा केव्हा वाजले ते काव्याला कळलेही नाही भरावर आवरत पर्स घेत ती ऑफिसच्या बाहेर पडली मनीष दहा मिनिटांपूर्वीच कॉफी शॉपमध्ये येऊन तिची वाट पाहत बसला होता काव्याला पाहताच त्याने हात केला तिने बसत झालं बोआ एकदाच आजचं काम म्हणत ते करताना मला विचार करत कशी एक इनोव्हेटिव्ह आयडिया सुसली, आणि मी कशी पूर्ण केली हे ऐकत मनीष म्हणाला असतातच तुझा आयडिया भारी तुला आठवतं काव्या ते कॉलेजमधले दिवस तू आपल्या वर्गाची शानच होतीस आणि मुलं तुझ्यामागे कशी फिरायची पण तू मात्र पाहिजे तेवढा वाव खायचीस आणि आठवतं तुला तो एक आपल्याला प्रोजेक्ट दिला होता आणि तू त्याची प्रोजेक्ट हिरवतीस अरे जाऊ दे रे मणीश आपण दुसरं काहीतरी बोलूया का काग, ग गर्म तुला ते दिवस भारी नाही वाटत तसं नाही रे पण आता माझा मूड मस्त गरमागरम कॉफी व्हायचा आहे मनीष आपली कॉलेजला असताना ग्रुपने कॉफी शॉपमध्ये कॉफी पित काय धम्मा लिहायची ना हता चालतं वाटतं तुला ते दिवस आठवलेले मला त्यावेळी ती गाणं गुणगुळत काय मजा यायची ना काव्या आणि मनीष मग बराच वेळ कॉलेजच्या आठवणी रमत कॉफी घेत होते काव्याला गाण्याची आवड स्टेजवरही ती परफॉर्मन्स देत असे आणि मग काय शिट्ट्या आणि टाळ्या पण शिटीचा तिचा गाण्याशी संबंधच तुटल्यासारखा झाला होता ऑफिस आणि घर अशा रुटीनमध्ये ती फुरती अडकून गेली होती मनीष जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा मात्र ती दोघे आलटून पालटून कॉलेजचा विषय काढत आणि रमून जात काव्याच्या कॉलेजला जेव्हा मनीष तेव्हा सर्वात पहिल्यांदा तिची काव्याशी ओळख झाली आणि मैत्रीत कधी रुपांतरित झाली ते दोघांनाही कळलं नाही एक दीड तास निघून गेला गड्याळ्याकडे पाहत काव्या भाणावर आली आणि चल निघायला हवं चल मी सोडतो तुला नको तुला बराच वळसा घालून यावं लागेल ट्रॅफिकमध्ये अडकशील त्यापेक्षा मी जाईन बसनं वेळेत मेल मला बस चल म्हणत काव्याने बस थांब्यावर येऊन थांबली आणि दोन मिनिटांचा तिची बस आली घरी पोहोचताच पर्समधून चावीने जुळ उघडून आत गेली लाईट लावली तेवढ्याच श्रीदरचा फोन खणांडला एक स्मित काव्याच्या चेहऱ्यावर झळकले निघाला बहुतेक म्हणून तिने फोन उचलला श्रीधर खुशीत होता तर काय फायनली निघतोय आज तुला केव्हा भेटेन आणि सगळं सांगेन असं झालंय मला अरे थांब माझे जर ऐकशील की नाही हो बाई हो आल्यावर तुझंही ऐकेन आणि आल्यावर एक मस्त पार्टी करूया आणि एकमेकांना वेळ देऊया काव्याही खुश होऊन गेली चल आता ठेवतो हो रात्री बारापर्यंत पोहचेन असं म्हणत त्याने फोन ठेवला काव्याने सकाळीच करून ठेवलेले दोन गास घातले आणि कॉर्टवर आडवी झाली श्रीधरची आतूर वाट पाहणे नित्याचेच होते बऱ्याच वेळा त्याला कंपनीच्या कामानिमित्त देशाविदेशात जावे लागे जाण्याच्या आधी त्याचे दोन तीन दिवस धावपळीचे जात आणि आल्यावर मात्र निदान एक दिवस तरी तो विश्रांती घेई काव्याही जमेल तेव्हा सुटी टाकी आणि मग दोन दिवसाची ते दोघेजण मस्त ट्रीप आखत आणि एकमेकांना भरपूर वेळ देत काव्याला एकदम त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण झाली सारंगीच्या लग्नात तिच्या भावाचा मित्र म्हणून काव्याशी ओळख करून दिली तेव्हा पाहता क्षणी काव्याला तो मोठा रुबाबदार व वा देखणा वाटला होता सारंगीनेही काव्याची ओळख करून देत ही, दे, ही माझ्या कॉलेजची बेस्ट फ्रेंड म्हणून ओळख करून दिली होती बऱ्याच वेळ काव्या त्याचे निरीक्षण करत बारीक हालचाली टिपत होती त्याचं बोलणं चालणं आणि गप्पांमध्ये रंगणारा तो एक दिलखुलास वाटला होता सारं कसं तिला मोळून टाकणारं वाटलं होतं त्याची परत भेट होईल की नाही माहीत नाही असंही तिच्या मनात विचार चमकून गेला होता पण एखाद्या सरका मात्र तिला तो भासला होता हे सारं आठवलं की आजही ती रोमांचित होऊन जाई लग्न होऊन दोन वर्ष झाली होती पण ही पती पत्नीचं नातं इतकंच आजही ठेवलं होतं की जणू आत्ताच त्यांचं लग्न झालं काव्याला जरा आता डोळा लागायला लागला होता श्रीधरचे विचार घोळवत तिला गाढ झोप लागली श्रीधर बाराच्या सुमारास त्याने स्वतःच्या खिशातील चाव्या काढत हळूच दारू घडलं फ्रेश होऊन फ्रीजमधील थंडगार दूध त्याने घेतले आणि बेडरूम मध्ये आला काव्याचा तो निरागस हसरा चेहरा पाहून मनोमन सुखावला त्याने तिच्या अंगावरची सादर सारखी करत तिच्या कपाळावर हलकेच चोट टेकवले व तोही झोपी गेला सकाळी सात वाजता उठून गरमागरम चहाचा ट्रे घेऊन बेडरुम मध्ये आला आणि म्हणाला काव्या चल चहा घेऊया काव्या खडबडून जागी झाली अरे तू मला रात्री उठवलं का नाहीस नेहमीची सवय ना तुझी मी किती वेळ तुझी वाट पाहत आणि केव्हा झोप लागली कळलेच नाही अगं असू दे ग तूही दमलीच असशील ना दिवसभर काम करून तुला असं झोपलेलं पाण्यात काय आनंद असतो ना ते तुला नाही कळायचं आज मात्र कुशीत घेऊन झोपे ना तुला आलं लक्षात काय एवढा लाडात आला असते आज तुला सुटी असणार ना पण मला मात्र जावं लागणार आहे आज ऑफिसला महत्वाची मीटिंग अटेंड करायची आहे काय हे काव्या आपलं ठरलं होतं ना एक दिवस तू घ्यायची आणि दोन दिवस कुठेतरी जवळची ट्रीप करायची पुन्हा गेवा तरी करू चल आज काहीतरी खास करते तुझ्यासाठी आणि जाते ऑफिसला रात्री कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला काव्याने मस्तपैकी व्हेज बिर्याणी व रायता केला श्रीधरही तिच्या मागे करत गप्पा करत तिला मदतही करत होता दोघांनी मग भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला काव्या तयार होत नाही तोपर्यंत श्रीधरने तिचा डबा भरून पर्समध्ये टाकला काव्या म्हणाली चल श्रीधर मला आता निघायला हवं होय का मला सोडून चाललीस ना आता पुरे नाहीतर मला उशीर होईल आज मी सोडवणार तुला तेवढंच आणखी गप्पा बर चल लवकर असं म्हणत दोघही घराबाहेर पडली सीजर असा घरी असला म्हणजे काव्याला वेळ अपुरा पडे आणि बाहेरगावी गेला की वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडे काव्या ऑफिसमध्ये पोहोचली मीटिंगची तयारी चालली होती ती लगेच तिची फाईल घेऊन बॉसच्या केबिनमध्ये गेली आदल्या दिवशीच तिने बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळ व जु मनाशीच आराखडे तयार केले होते बॉसने फाईलवरून नजर फिरवत गुड म्हणत तिला काही सूचना केल्या या मिटिंगसाठी आठ दहा जण असणार होते आणि प्रत्येकानं आपली मते मांडायची होती त्यावरून प्रोजेक्ट हेड ठरवलं जाणार होतं मिटिंग अकराच्या डोक्याला सुरू झाली टेबलाच्या अवतीभोवती सर्वजण बसले होते समोर लॅपटॉप आणि हाताशी तयार केलेले पेपर्स होते या कंपनीतल्या बॉसच्या कामाची पद्धत म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालणं उत्तम आयडिया स्वीकारून आव्हानात्मक कामे हाती घेऊन उत्तम पार पाडणे आणि त्यामुळेच या मिस्टर शहाबरोबर काम करायला सर्वांना मजा येत असे असे खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यातही त्यांचा हातखंडा होता शहा यांनी सुरुवात केली हे बघा मित्रांनो हे प्रोजेक्ट आपल्याला फार मेहनतीने मिळालं आहे आणि आता याचं सोनं करण्याची संधी उपलब्ध झाली आहे जागा म्हणाल तर चार एकर आहे पण त्यातील दोन एकर मध्ये झोपडपट्टी उठवलेल्या लोकांना आपल्याला घरे बांधून द्यायची आहे आणि दोन एकरमध्ये रो हाऊस बंगलो आणि फ्लॅट अशी साधारण रचना करायची आहे यावर आज आपल्याला चर्चा करायची आह प्रत्येकानं आपली मत मांडायला सुरुवात केली काहींचे मत असं कसं शक्य आहे की शेजारी शेजारी अशी वस्ती करायची त्यामुळे ग्राहकाकडून फार भाव मिळण्याची अपेक्षा नाही ठेवता येणार तर काहींचे मत अर्ध्या एकरमध्ये छोटी घरे झोपडपट्टीवाल्या लोकांना बांधून द्यावी म्हणजे जास्त जागेत बाकीचा प्रोजेक्ट छान उभा राहील अता काव्याने आपले पेपर वर्क वरती काढले आणि बोलायला सुरुवात केली प्रत्येक अपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी तीन ते चार जणांची गरज असते त्यांना आऊट हाऊस बांधून द्यावे त्या कुटुंबाकडून साफसफाई घरकामासाठी कचरा उचलून नेऊन टाकण्यासाठी कामे करून घेता येतील सर्वांची वेळेत कामे होतील आणि त्यांना दोन पैसे मिळतील कमी जागेत हे काम होईल स्वतंत्र वस्तीची जागाही वाचेल बंगला बुक करताना क्लायंटला विचारून तिथेही आऊट किती मोठे हवे त्याप्रमाणे बांधून त्यांच्या राण्याची सोय होईल उरलेल्या लोकांसाठी एकात एक छोटी घरे बांधून देता येईल व त्याच जागेत त्यांच्या मुलांसाठी छोटी शाळे उघडल्यास त्यांचे शिक्षण जवळच व चांगले होईल शाळा चालविण्यासाठी दिली जावी काही कुटुंबे इस्त्रीचे दुकान तर काही कुटुंब आवश्यक किराणा व दुधाचे छोटेसे दुकान चालवू शकतील कॉलनीच्या मध्यभागी ही सोय केल्यास सर्वांच्याच सोयीचे होईल काव्याच्या या आयडिया ऐकून सर्वांनी टाळ्याच्या गजरात तिचे अभिनंदन केले शहा यांनीही दाद देत त्यात थोडेफार फेरफार करत एक रफ प्रोजेक्ट सगळ्यांसमोर मांडला व आपला प्रोजेक्ट म्हणजे आपल्या क्षेत्रात एक मॉडेल तयार झाला पाहिजे काव्या प्रोजेक्टेड असेल असे सांगत सर्वांना प्रोत्साहन दिले सर्वांनी कॉफी घेतली तीन तासांच्या भेटींगनंतर लंच टाईम झाला जो तो काव्याची स्ती करू लागला सर्वांनी डब्यातील जेवणाचा आस्वाद घेतला व पुढील कामासाठी लागली संध्याकाळी काव्या घरी पोचली तर श्रीधर तिची वाट पाहतच होता फ्रेश होऊन तोवर श्रीधरने चहाचा कप तिच्या समोर गेला आणि म्हणाला आज रात्री जेवायला बाहेरच जाऊया जरा भटकूया आणि मग जेवत जेवत गप्पा काव्या खरतर दिवसभराच्या कामामुळे थकली होती पण श्रीधरच्या उत्साहाने तीही उत्साहित होऊन म्हणाली श्रीधर आज एक आनंदाची बातमीही तुला द्यायची आहे ओळख पाहू श्रीधर म्हणाला चल तूच सांगून टाक मला नाही सांगता येणार मला एका प्रोजेक्टचं हेड बनवलं गेलं आहे माझ्या आयडिया इम्प्लिमेंट झाल्याना तर सॉलिड मजा येणार आहे बर बर चल आता निघायला हवं काव्याचा जेवा जेव्हा असा तिच्या कामाबद्दल सांगायचा मूड व्हायचा त्यावेळी श्रीधर काहीतरी दुसऱ्याच गोष्टीकडे तिचे लक्ष वेधून घ्यायचं हे मात्र काव्याला जाणवतास हे काय रे श्रीधर तुझ्या कामाबद्दल तासन तास मी ऐकत बसायचं आणि माझं मात्र तू काही ऐकून घेत नाहीस काही बरोबर नाही आहे नाही ग काव्या असं अजिबात मनात आणू नकोस तुझं मला कौतुक आहेस पण आता आपण कामातून मुक्त होऊन फक्त एकमेकांना दोन दिवस वेळ द्यायचा कामाचा सोडून बोलायचं काव्या म्हणाली श्रीधर फोन आला म्हणजे घेऊ नकोस म्हणजेच आलं श्रीधरचं काम घरी असला तरी सुटणारं नव्हतं असं त्यांचं नेहमी चालायचं दोघंही घराबाहेर पडले आणि चौपटीवर फेरफटका मारत एके ठिकाणी बसले आणि श्रीधर दोघांसाठी त्यांच्या आवडीचे भाजलेले बुट्टे घेऊन आला खात खात समुद्राकडे फेसाळणाऱ्या लाटा पाहात मनमुराद आनंद लुटत होते इथं ते बरेच आहेत सूर्यास्त पाहत एकमेकांचे फोटो टिपत कधी फेसाळणाऱ्या लाटात मनसोक्त भटकत पाणी अंगावर उडवत कामाचा ताणही विसरत आणि मनाला एक उल्हास मग गप्पांमध्ये रंगत काव्याने श्रीधरला म्हटलं श्रीधर इथे आपण नेहमी येतो पण प्रत्येकवेळी हा समुद्र वेगाज वाचतो नाही का त्याचं ते गुंजन ऐकताना किती रोमांच उभा राहतो आणि आकाशाकडे आपण जेव्हा पाहतो त्याच्या छटा पाहात आपल्यालाही आयुष्यात अशाच तर हरतरेच्या छटा असतात असं नाही का वाटत तुला खरंच काव्या तुम्हाला जेव्हापासून भेटलीस तेव्हापासून माझंही मन अशा गोष्टींकडे बघण्याची दृष्टी देऊ लागले नाहीतर तोच तो रटाळपणा होता माझ्या आयुष्यात सहवासाचं हे सुख आपण निरंतर उपभोगावं असं मला वाटतं असं बऱ्याच वेळ त्यांचं बोलणं चालू होतं गड्याळ्याकडे श्रीधरनं पाहिलं तर त्यांना येऊन दोन तास होऊन गेले होते चल काव्या आता निघायला हवं असं म्हणत ते दोघं प्रिन्स हॉटेलमध्ये पोचले श्रीधरने टेबल आधीच बुक करून ठेवलं होतं मधुर संगीत कानावर पडत होतं ए आर रेहमानचं काव्याचं आवडतं गाणं लागलं आणि तिची तंद्री त्या गाण्यात एवढी लागली की श्रीधरने तिच्याकडे मेनू कार्ड देत चल काय ऑर्डर द्यायची असं विचारलेलं तिच्या उशरा देण्यात आलं हो रे किती सुंदर गाणं आहे ना श्रीधर मला काही त्यातलं फार कळत नाही काव्या न कळायला काय झालंय कानायला मधूर वाटतय ना, ना, ना तुझ्या तशी मला फारशी आवड नाही माहीत आहे ना तुला काव्याच्या एवढ्या मस्त मूडचं हिरमोड झाल्यासारखं तिला वाटलं तिचं गाणं बंद पडल्यापासून मधूनच तिला अस्वस्थ व्हायचं आपल्यापासून कोणीतरी काहीतरी हिरावून घेतलंय असं तिला वाटायचं